श्री रामदास स्वामी कृत मनोबोध मनाचे श्लोक विवरण श्रीराम समर्थ गणाधीश दो एश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ चत्व्हाचा गमो पंथानंत या रागवाचा विवरण कोणत्याही कार्याचे आरंभे मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार आहे मंगलाचरण करना दोन तीन पद्धति है ग्रंथा विषयाचे स्वरूप स्पष्ट करने ही एक प्रकार के मंगलाचरण मानले जाते ईष्टेवतेलामस्कार करने मंगलाचरणा स्वरूप अधिक लोकप्रिय अ समर्थ याठिकीन ओीत नमस्कार रूप मंगलाचरण करीतर चौथया ओड़ वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण के अंगीकृत कार्य निर्विघ्नपणे पार पडावे हा मंगलाचरणाचा हेतू आणि गणेश हा स्वभावताच विघ्न अर्थ त्यामुळे समर्थ्यांनी ग्रंथाच्या आरंभी गणपतीलाच वंदन करून मंगलाचरण केले आहे आपण श्री गणेशाय नमा म्हणतो कार्याचा श्री गणेशा झाला म्हणतो यावरून गणेशाचे महात्म्य लक्षात येते देवपूजेच्या व प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी गणपतीपूजन निदान स्मरण तरी केले जाते कारण भावनिक है संस्कृतिक आज ज्यादा तत्विक कारण चांगा लोकसत्ते उदो उदो करीतो प्रतीक गणेश रूपा है हा देव गणपति है गण समूह लोक नेता है रक्षणकर्ता है शास्त्र ही है मात्र तो तंत्रिक पद्धति ने केवल निवणूक जिंक बुढ़ारी नहीं तो गुणांचाही ईशा आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी समूहाच्या समाजाच्या लोकांच्या गणांच्या नेतेपद आरोळ होण्यास योग्य ठरविणारे बुद्धिमत्ता वहिष्ठत सूक्ष्मदृष्टी उद्यमशीलता क्षमाशीलता दृढता शौर्य धैर्य कर्तृत्व सामर्थ्य लोकसंग्रह निस्वार्थता इत्यादी इत्यादी अनेक गुण व सद्गुण उत्कृष्ट रीतीने आहेत उत्कटतेने आहेत हे सद्गुण त्याच्याजवळ नम्र का तो सेवका प्रमानेम ग निर्गुणा सगुण ज्यादा रूपाने साकार प्रणव ओंकार गणेश प्रतीक है श्री ज्ञानेश्वराने आकार चरण युगल हुकार उदर विशाल मकार महामंडल मस्त काश्वरी एक अप्री एक स्पष्ट के ओंकाराची आकृती आपण नेहमी आडवी रेखाडतो ती जर उभी रेखाटली तर एकदंत गजाननाच्या मुखाच्या आकृतीशी तिचे सादृश्य अगदी जवळ इच्छे आहे हे सहज लक्षात येते म्हणून समर्थ या गणेश रूपाला निर्गुणाच्या आरंभिण्याच्या इच्छेचा मूळारंभ मानतात सृष्टीच्या सर्व भावांचे किंवा सृष्टीतील सर्व भावांचे तो मूल आहे आणि ईशही आहे आपल्या पातळीवर चांगल्या वाईट ग्रहांचा जणू यांच्याशी संबंध नाही असे सूचना सर्व गुणांचा म्हणतात कारण मुळात चांगले व वाईट काही नसते सृष्टीत सगुणात आकारात वस्तू जे काही असते ते मूलत एकापेक्षा दुसरे फार ते वेगळे असते पण चांगले किंवा वाईट नसते त्यांचे चांगुल किंवा वाईट किती, काय, कसे, हे नंतरच्या उपयोगावर बहुतांतळाप्रमाणे ईशसृष्टीत अफू सोमलाल ही स्थान आहे एरवी विष म्हणून त्याचे असलेली अनेक द्रव्य रोग नाहीसा करण्याच्या दृष्टीने प्रभावी असतात म्हणून स्वयंपाकघरात तिरस्कार असलेले हाथ अवसर को ही विचार कर वैद्य कीष ही अमृता सारखे कार्य करते निर्गुण मूलारंभ मन वाइट चांगले त्याज ग्रहिक मूल तत्वा बोध है व्याच रूप समर्थ गणेशाला वंदन करता आरंभा मूलारंभ मन केवल शुद्ध तत्व युखे सुचविहा नमस्कार भक्ति सागति ध्यान भावुण अवलंबना अवस्थे समर्थ ग विद्य की अदिष्ठा देवता जी शारदा सरस्वती तिला वंदन करीत ज्यादा नमो शब्दाने वन सुचवे जते तो नमो शब्द दोगा गणेशा व शारदे ही वंदना चाहिए उम्र वेविता देवा जसा दोला प्रकाशित करते तोच चह लिदीप न्याय ही असे समझावे आदिशक्ति आदिमाया शारदा जी परा पशांध्यमा वैखरी या चारी वाणी मूलस्थान आहे, तिला ये वंदन के लिए शब्द ध्वनि ही स्पंदा स्पुर परिणाम स्वरूप है स्पंदा कि स्फुरा परिणाम है मई जगता आरंभी शब्द होता कारण ब्रह्मा च पेले स्म होते असे काही शास्त्रकार मानतात जगताच्या मुळाचा शोध घेण्यास प्रवृत्त झालेले विज्ञान काही जणांच्या मते तरी आद्यस्पंदापर्यंत जाऊन पोहोचले आहे आपल्या वैदिक परंपरेत वेद व आणि जगताच्या आर प्रगट झाली अशी धारणा आहे ओंकार शब्द जावे तो पुरा कंठम भीतवा बहिर येतो तस्मान मांगलिक हे मतही शब्दांच्या आद्यतेचे द्योतक आहे स्पष्ट अणीजी विभाग ने संकल्प भावना विचार शब्द अशाक्रम ब्रह्मा या संकल्प भावना विचार हो सकते शारदेला या सर्वाचे मूल मन समर्थ चिच्छा माया आद्य प्रकृति या ब्रह्म अभिन्न शक्ति का बोध करीत मूलतत्व हा नमस्कार कशा सा तर कार्य निर्विघ्नपरे पार पड़ा को राघवा मार्ग सर्व मना श्लोक मन मार्ग प्रवासा प्रवृत्त करता प्रोत्साहन देनेकर निर्माण हा मार्ग अनंत कभी ही न संपरा आलो पोचलो अटने हाथ मार्ग अड़ा श्री ज्ञानेश्वर महाराज मनता त्याप्रमाणे प्रत्यक्ष महेश हि भगवान शंकर ही या मार्गाचा अजून कापाडीच आहे वाट सुरू आहे हा मार्ग कधी संपत नाही याचे कारण या मार्गाचे ध्येय साध्य आहे समर्थाचा राघव हा दशरथाचा पुत्र म्हणून ज्ञात असलेला ऐतिहासिक पुरुष नव्हे हा राघव परमात्मा रूप आहे ते परब्रम्ह आमच्या राघवाच्या रामचंद्राच्या रूपाने प्रगट झाले इतकेच या यह राघवापर्यत अपना पोच मना श्लोकान संग पोचअ कार्यापूर्वी सकर पर गणेश चैतन्य सकट वाणी वैखरी लेरणा देशक्ति शारदा विनयानी प्रेमादराने भक्तिभा नमस्कार करमस्कार करा अ समर्थ जनू साधक आशीर्वाद मानत है आणि मग म्हणत आहेत चला आता कामाला लागूया या अनंत असलेल्या राघव या जिथे त्यांच्याकडे जावेचे आहे ते समर्थांना जण प्रत्यक्ष समोर उभे आहेत आणि म्हणून समोर असलेल्या राघवाकडे बोर दागून म्हणत आहेत या राघवाच्या मार्गाला लागूया पूर्ण ब्रम्मज्ञानी ब्रम्हनिष्ठ असलेल्या समर्थांना त्यांचे दैवत सदा सर्वदा प्रत्यक्षच आहे आणि म्हणून त्यांनी करी मना भक्ती या राघवाची करी रे मना ज्ञान या रागवाचे घनश्याम हा नभा सारखे रूप या रागवाचे असा आपल्या दैवताचा उल्लेख समोर असल्याप्रमाणे अनेक वेळा केला आहे समर्थासारख्या थोर सत्पुरुषांचे ऐकायचे ते यासाठी याचे ज्ञान हे केवळ शब्द नाही ते पांडित्याचे प्रतीक नाही ते साक्षात करायला अनुभवातून उमटलेले प्रत्यक्ष वस्तु सा करना है मंगल उपदेश मना सच्चा भक्तिपं चिधावे तरी श्री हरिजेतो स्वभाव सोडो नि जेनी वंद सर्व वावे करावे सर्व मना श्लोक भुजंग प्रयात वृत्तान्त हा वृत्तान्त प्रत्येक कोड़ी बारह अक्षर व चार यन तीन अक्षरांच्या गटांचा एक एक गण होतो या गणांमध्ये पहिले अक्षर हस्त रस्व व दुसरे दोन दीर्घ अशी रचना असते या रचना विशेषामुळे भुजंगपुरातील काव्याला एक आकर्षण खटका ठेका ताल प्राप्त होतो आणि त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमातून सांगितलेल्या उद्देशाला एक प्रकारचा प्रभावितपणा येतो समर्थ जनसंपर्कासाठी घरोघर हिंडून भिक्षा मागत असत घराघरांशी संबंध यावा आणि जागृतीचे कार्य प्रत्येक ठिकाणी पोचावे या दृष्टीने ही भिक्षेची पद्धत फार सरस ठरली असली पाहिजे विरक्तीला बाध नाही कोणावर तसे आग्रही ओझे नाही आणि कार्यकर्त्यांची उपासमार नाही व्यक्ती व्यक्तीशी संबंध कुटुंबा कुटुंबाचे निरीक्षण या गोष्टी सहज घडत असल्यामुळे जागृती करणेही सोपे भिक्षा मागताना रामदासी लोकांना उपयोगी पडावे म्हणूनही श्लोक समर्थाने रचले असे म्हणतात समर्थाच्या कळी मुस राजवट बसलमान फरोघर गर भीक मागत हिंडत असत खटकेदार गजला म्हणत ते आपल्या धर्माचा प्रचार करीत भोळ्या बाबड्यांची मने आकर्षण घेत लोकही त्यांच्या भजनी लागत दर्गे पिरांना नवस करीत त्यांचा उर्सा दिमाखाने भाग घेत स्वाभिमान नष्ट झाला होता सत्व उरले नव्हते त्या आपत्तीतून लोकांना हळूवारपणे बाहेर काढणे अत्यंत आवश्यक होते समर्थासारखा थोर पुरुष देशकाल परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला थोर विचारवंत अशावेळी व्यवहाराच्या दृष्टीने तटस्थ राहणे उदासीन राहणे शक्यच नव्हते बुडत हे न देखवे न म्हणून कळवळा येतो मज अशी त्यांची वृत्ती या कळवळ्यातूनच त्यांच्या मनाच्या श्लोकासारखे प्रभावी काव्यस पुरले असले पाहिजे गजलांच्या प्रचाराच्या प्रभावीपणे तोंड देण्यासाठी त्यांच्यासारखा असलेला हा भुजंग प्रयाला असेल अशी ही शक्यता आहे सकाळची प्रसन्न वेळ सडा रांगोळींनी संगारलेले अंगण आणि त्यांच्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थासारखा तेजपुंज वैराग्य संपन्न योगीराज मेघासारख्या करुण गंभीर ध्वनीने या मनाच्या श्लोकाचे साथ घालत असेल त्यावेळी व्यक्ती व्यक्ती स्वधर्माच्या स्वाभिमानाने आत्महितांना प्रेरणेने जागृत होऊन कोणत्याही त्यागाला सिद्ध होत असेल यात शंका नाही वाढली जाणारी भिक्षा कदाचित त्यागाच्या सिद्धतेचे छोटेसे प्रतीक असेल असेल गरज तर वागतील चांगले त्यांना हवे असेल तर ते येतील माझ्याकडे असे उपेक्षेने न म्हणता आळसाने झोपेच्या गुंगीत घडून गेलेल्या मुला अभ्यासासाठी आईने हलवून व शिडकाव टाकून जागे करावे त्याप्रमाणे समर्थ हे जनजागृतीचे कार्य स्वतः का शिष्यावी कर करीत असत सारा भारत वर्ग परक्यांच्या मनोबत टाचेखाली चिरडला जात असताना महाराष्ट्रात तेवढे स्वराज्य उभे राहिले त्याला तुकाराम महाराजांची आणि समर्थांची घरोघर जाऊन उंचणारे अमृतवानी पोषक ठरली असली पाहिजे सर्व संत योग्यतेने किती एकमेकांसारखे असले तरी अवतार कार्याच्या दृष्टीने त्यांनीही प्रकृती भेद धारण केलेला असतो हे सांगा कशाला असे न म्हणता कधी हानवटी धरून वाचल्याने तर कधी मुसकाडीत मारून वाचल्यगर व कठोरतेने समाजाला शिकविण्याचे कार्य महाराष्ट्रात त्याकडे दोन संतांनी केले एक तुकाराम महाराज व दुसरे समर्थ रामदास स्वामी दोघेही चांगले तापट व फटकळ आहेत आणि दोघांच्याही हातात दंडुका आहे करून रसाने भरलेले मेघाजवळ कडकडाट करणारी तळप ती तीच वीज असे तसेच हे आहे मला वाटते रामकृष्ण परमहंसांनी सद्गुरूचे तीन प्रकार केले आहेत एक सद्गुरू केवळ रस्ता दाखवितात व आपल्या ठिकाणी बसून थोड्याशा खानाखुना सांगतात दुसऱ्या प्रकारचे सद्गुरू मार्गातील अडचणी वळणे वळसे सोयी निवासस्थले इत्यादी बारीक सारीक खाचा खोचा सांगून मार्गावरील प्रवासाची नेमकेपणाने कल्पना देतात तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू वरील दोन्ही तर करतातच पण प्रसंग विषय शिष्याचा कान धरून त्याला वठणीवर आणतात व त्या मार्गाने उडीत नेतात कधी उचलूनही नेतात हे तिसऱ्या प्रकारचे सद्गुरूत्व फार दुर्मिळ आहे यासाठी सद्गुरूच्या ठिकाणी स्वसामर्थ्याविषयीचा सामर, अलौकिक विश्वास पाहिजे आणि शिष्य ही तितका निष्ठावान पाहिजे गुरुने थोडा आवाज सोडून बोलताच व वा मनाविरुद्ध वागता सांगताच त्यांची शिष्यत्वाचे त्यागपत्र देण्याची सिद्धता असते त्याचा कानगुरु कशा करीता धरेल आणि का धरावा गुरुने कान धरला तरी पुढे चालवायचे चा असते ते स्वतःच्याच पायांनी व हे कान धरणेही आरंभी आरंभीचे लाक्षणिक स्वरूपाचे असते मार्गक्रमणाचे ते काही वाहन नव्हे कितीही मोठे सद्गुरू अवतरले तरी मनुष्य जातीतील उद्धाराचे प्रमाण हालते राहिले आहे हे का ते लक्षात यावे म्हणून हे सांगितले असो तुकाराम महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी काय या तिसऱ्या प्रकारात बसणारे सद्गुरू आहेत वर्मार्थात काय किंवा व्यवहारात काय कोणी खरे ते ऐकत नाहीत त्याला खरे नकोही असते स्वतःच्या मताला व वर्तनाला पाठिंबा देणारा कुणी असेल तर तोच प्रत्येकाला बरा वाटतो त्यामुळे मला स्वतःला रस्ता दाखवणारे पहिल्या फार तर दुसऱ्या वर्गातील गुरु चांगले वाटतत। सध्याचा काळ तर तिसऱ्या वर्गातील गुरुला अनुकूल असेल असे वाटत नाही गुरु कान धरण्यात जाईल तर त्याला अपमान होईल हेच खरे उपदेशकाची भूमिका पंढरपूरला जाण्याचा रस्ता दाखविणाऱ्या पाठीसारखे असावे पंढरपूरला जावायचे की नाही ते जाणार आपल्या हो इच्छेने पाहिजे तसे ठरवावे पाठी ज्या खांबावर लावलेली असते ते खांबा क्वचित उकेरही खासलेला असतो पण पाठी आपले रस्ता दाखवण्याचे काम करीत असते माणसे नम्रतेचा अभाव कितीही आणत असली तरी बहुधा आपले सोडा वयास तयार नसतात काही रोगे जसे भेटेल त्याला औषधे व पथे विचारतात आणि मग आपल्या सोयीने एकाचे औषध व दुसऱ्याचे करतात तसेच पुष्कळ माणसे परमार्थ मार्गात वागत असतात खरोखरीच कोणाविषयी कोणाला आदर नसतो कोणी कोणाला भीत नसते आदर आणि बय हे भाव प्रगट होत असतील तर त्याच्या बोडाशी कुठेतरी स्वार्थ लपलेला असतो आदर वा भय म्हणणारा विनयी ठरतो व ज्याच्याविषयी ते भाव आहेत म्हटले जाते तो मोठा ठरतो त्याच्या झुर्वीची प्रसिद्धी होते अंतःकरणात भय वा आदर खरेच असेल तर त्या आदरणीय व्यक्तीला न आवडणारी गोष्ट माणसाच्यातून कधीही घडली नसते आपण विनयी आहो या सूक्ष्म अहंकाराने वाटेल थे थे थे थे थे ते ऐका असे म्हटले तरी तेही माणसाला आवडत नाही पण नेमके आग्रहाने सांगितलं तर ते त्याला पटतही नाही आणि म्हणून व्यवहारात कान धरून नेणे शक्य नसते तेही तोही जुलुमाचा रामराम ठरतो समर्थाची वृत्ती मात्र कुणी ऐकत नाही म्हणून स्वस्त बसणारी नव्हे ते सर्व परिस्थिती विचारात घेऊन योग्य ते आग्रहाने सांगत राहणारच समर्थांनी मनाला उपदेश केला आहे आणि अवखळ मुलाला गौ, अंजारून गोंजारून त्याच्याकडून काम करून घ्यावे तसे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधित आहेत खरे म्हणजे परमार्थ मार्गातील सर्व आपत्तीचे मूळ मनच आहे करू काही करू काही मन हे ऐकत नाही बुद्धी करा या पुण्यज आहे पण मन वेचे आघडोही असे श्री सद्गुरु दासगणू महाराजांनी म्हटले आहे ते यासाठी तो बहुधा सर्वात सर्व काळाचा अनुभव आहे शास्त्रकार ही मन एवढन अर्जुना सारख्या असलेल्या कृष्ण प्रभी बलम तस निग्रह म्हणे वायोरिव सदृष्करम असे म्हणण्याची पाळी येते ते कठीण आहे बलवान आहे अवखळ आहे हट्टी आहे नाठाळ मुलासारखे आहे अज्ञानीही आहे म्हणून बाळ मोठा शहाना म्हटले की ऐकण्याची शक्यता निर्माण होते त्याला बळाने वाकविणे फारसे शक्य नसते त्याला कलानेच घ्यावे लागते मन जर खरेच सज्ज नसेल तर त्याला आवर्जून वक्तिमार्गाला जा असे सांगण्याचे कारणच पडले नसते असे असले तरी मनाचा एक मोठा चांगला एक गुण मोठा चांगला आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जया जे मनाचे एक निके जे हे देखील गोठाचे म्हणून अनुभव सुखाची कौतिके दाविले जादा एखाद्या गोष्टीची गोडी लागली कि ते मग त्याला चिटकून राहते सत्व हा मनाचा मूळ स्वभाव म्हणून तर सर्व माणसे स्वभावता भजनशील असतात देखे मनुष्यात सकळ स्वभावता भजनशील पण माणसाच्या मनाचे मूलभूत सात्विक पण जन्मजन्मांतरीच्या रजोगुण तमोगुणाच्या प्रभावाने लुप्त झालेले असते स्वार्थातून निर्माण झालेला काम क्रोध लोभ मोह इत्यादी विकारांनी माणसाचे जीवन जाकवळ दिले असते तेच संस्कार मनावरी होतात मन हे स्वतःच्या कर्तृत्वाने दुर्दनतेच्या पातळीवर उतरलेले आहे सभोवतीची परिस्थिती सुसंस्काराला अनुकूल नसली की मग हा वाढू लागतो गेल्या संस्कार जुनाट वाटू लगे है इतिहास बुगल शिक नैतिकता कशाला शिकवायी अमिक पुस्तक चुकन वाकून आठ थट्टा कर बाजूला काढले गेले त्या उपदेशाचे विडंबण झाले परिणाम असा झाला की आजची तरुण पिढी कुठेतरी भरकटली शिक्षण घेऊनही त्याच्यावर संस्कार झाले नाहीत तरुण्याच्या उंबरट्यावर पाऊल टाकण्याच्या अगदी कोवळ्या युवकातही गुप्तरोगासारख्या घानेरड्या विकाराचे प्रमाण वाढू लागले आहे ही घटना विचारी माणसाचे हृदय विळवटून टाकणारी नाही काय बहुसंख्य घरातून सुसंस्कार झाले नाहीत तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकण्याच्या अगदी कोवळ्या युवकातील गुप्त रोगासारख्या विकाराचे प्रमाण वाढू लागले ही घटना विचारी माणसाचे हृदयून टाकणारी नाही बहुसंख्य घरातून त्यामुळे क्वचित कुठे घरातून चांगले संस्कार असले तरी त्या घरातील मुलेही चांगलीच निघतील याचा भरोसा उरलेला नाही घराघरातील अनेक महिने म्हणजे बापानं दाढी आणि आईने आरशापुढे उभे राहून प्रसाधन करणे एवढेच असेल तर वडील दारा मंडळीच्या तोंडी मोठ्या पदावरील राजकीय चांगले संस्कार कसे घडणार परिसीचा चांगला आणि टोकाचा वाईट असा स्वभाव सोडून दिला शेकडो शेकडा ऐंशी ते नव्वद लोकांवर संस्काराचे परिणाम होतात व चांगले किंवा वाईट व्हायला लागते आईबाप अगदी चांगले सदूनही मुले वाईट निघत नाहीत असे मुळीच नाही पण रागा त्यामुळे या विधानाला बाधा येत नाही एखादे मुल कितीही खायला घातले तरी लठ्ठ होत नाही अन्न त्याच्या अंगी लागत नाही अशा मुलाला कशाला जेवायला घरायचे असे म्हणून चालते का एखादा रोग औषध घेत असतानाही बरा होत नाही पण औषध घेत आहे तोपर्यंत रोग वाढत नाही हा तरी औषधापासून होणारा लाभच नाही काय तसेच संस्काराने म्हणून संस्कार करीत असले पाहिजे सदुपदेश केला पाहिजे संस्कार होऊ शकत नसेल तर ते होतील अशी परिस्थिती समर्थ मनाला उपदेश करीत आहेत म्हणून मूलत सत्वगुणाची आहे म्हणून समर्थ त्याला सज्जन म्हणून त्याच्या सात्विकतेची जाणीव करून देत आहेत असे समजाव की नाठाळ मनाला कोठे थोडे गुंजारीत आहेत असेही समजावे समर्थ म्हणतात मना तू भला आहेस आहेस तेव्हा सज्जनाने सज्जना सारखे वागले पाहिजे चैनित गौभात गवडीत दृष्टतेत गुंतून राहतोस बरे नाही ते तुझ्या सज्जनपणाला शोभणारे नाही भजन मार्गाला लागणे भक्तीची वाटचाल करणे हे सज्जनपणाला खरोखरी शोभणारे लक्षण आहे तुला इतर पेक्षा, पेक्षा, पेक्षा, तुलने अधिक सोपा आहे अधिक जवळचा आणि अधिक निश्चयाचा आहे सर्व मनाच्या श्लोकामध्ये या भक्ती मार्गाचेच वर्णन सविस्तर व निरनिराळ्या अंगाने यावे आहे समर्थ पहिल्या श्लोकात राघवाच्या मार्गाला लागू असे म्हणतात आणि या पुढच्या श्लोकात भक्तिपंथाने गेले म्हणजे श्रीहरीचे भेट होते असे म्हणतात यावरून समर्थांना राघव आणि श्रीहरी म्हणजेच राम आणि कृष्ण यांच्यात वेद वाटत नाही हे सिद्ध होते आणि तरी काही वारकरी मंडळी समर्थ रामदास स्वामी दुजेपणा दाखवतात ता याचा खेद होतो असो नवीन तरुण पिढीने तर या वेदबुद्धी दूर राहावे एवढ्याकरिताच उल्लेख केला राघवाचा आणि श्रीहरीचा मार्ग वेगळा नाही एकच आहे उपासनेने शुद्ध झालेल्या बुद्धीने चित्तसंवाधित लीन झाल्यावर नंतर जे दिसते ते एक आत्मतत्व साक्षात्कार होतो तो एका आत्म्याचाच त्याचे वर्णन मात्र शब्दप्रभ महात्मे भिन्न भिन्न साधकाच्या प्रगतीसाठी अनेक विधीरितीने करीत असतात यासाठी विचारवंतांनी तरी नामभेदाने विचकून जाऊ नये नामभेदामागे एकच तत्व असते हा वेदाचा आदेश लक्षात ठेवावा हे ध्यानात यावे यासाठी समर्थ एकदा राघव एकदा श्रीहरी असा उल्लेख बुद्धी परस्पर करीत असावेत असे मला वाटते एकविधा भाव हा भक्ताचा स्वधर्म असला तरी त्याने विवेक सोडू नये हट्टाग्रही होऊ नये भक्तिमार्गातही लक्षण ठेवले पाहिजे यासाठी समर्थ असे सांगत आहेत समर्थ भक्तिमार्गाला लागेल असे मुद्दा म्हणतात कर्म ज्ञान हे मार्ग असून त्याचा उल्लेख करीत नाहीत याचे की सर्वसामान्यांच्या मनोवृत्तीच्या दृष्टीने गोडी वाटण्यासारखी परिस्थिती झालेल्या चुका सुधारण्याची संधी इतर कोणत्याही मार्गापेक्षा अधिक असते आणि म्हणून अन्य सर्व संताप्रमाणे जीवाने भक्ती मार्गाला ला लागावे असा समर्थाचाही आग्रह आहे भक्ती मार्गाला लागावे म्हणजे काय करावे तेही समर्थक क्रमाक्रमाने सांगणार आहेत वाईट अहित ते टाकावे चांगले हित ते निष्ठेने स्वीकारावे ही या भक्ती आचाराची पहिली पायरी ही थोडावे तर्क आणि शास्त्र भरीला पडले तर निबिल अरण्यामध्ये शिंगल्यावर होते तसे होणार म्हणून समर्थ त्याचाही व्यवहारिक मार्ग सांगत आहेत संभावित लोक सामान्यता ज्याला वाईट म्हणतात ते वाईट समजून टाकून द्यावे आणि भली माणसे ज्याला चांगले म्हणतात त्याचा प्रयत्नपूर्वक स्वीकार करावा आणि मनपूर्वक ते आचरणात आणण्यासाठी हटावे सामान्य समर्थन करीत नाही करीत नव्हत नव्हता असे म्हणा पाहिजे तर दरोडेखोराचाही आपसातील प्रामाणिक विश्वास असावा लागतो आपल्या जुन्या वाङ्मयातील सर्वचाराचा पुरस्कार मानला जातो तोही आजच्या नवमतवादी विचारसरणी पेक्षा पुष्कळ बरा म्हणायची वेळ आली आहे कर्ज काढून तूप पिणे ही त्याच्या स्वयराचारची परिसं आहे यालास्ते ते सुखाचे जीवन म्हणतो तूप खाल्ल्यामुळे बुद्धी वाढते आणि शुद्ध होते शरीरही सशक्त होते आयुष्य वाढते कर्ज मिळविण्यासाठी पत वाढवावी लागते या सर्व गोष्टी परिणामी हिताच्याच ठरू शकतात शर्वाकही चोरी करून दारू प्यावी असे म्हणत नाही आणि व्यसनाचा पुरस्कार तोही करत नाही वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार शरीराला आणि मनाला चांगली की त्याचा विवेक वाढू लागतो संयम अंगवळणी ला चांगल्या वाईटाच्या कल्पना या अनेक पिढ्याच्या अनुभवावर आधारलेल्या असल्याने कोण्या एकाच्या कल्पनेला वाटणाऱ्या बऱ्या वाईटाच्या विचारापेक्षा अधिक प्रामाणिक असतात अधिक विश्वसनीय असतात म्हणून आरंभी तरी लोकमता आदर करावा असे समर्थन संग